अध्याय त्र्याऐशिवा भगवंतांच्या पट्टराण्यांशी द्रौपदीचा संवाद श्री शुक म्हणतात गोपींचे गुरु आणि प्राप्त अशा भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्यावर कृपा केली नंतर त्यांनी युधिष्ठीराला आणि अन्य संबंधितांना खुशाली विचारली भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे दर्शन घेण्यानेच ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले त्यांचा जेव्हा प्रैलोक्यनाथाने के सत्कार केला आणि त्यांची खुशाली विचारली तेव्हा आनंदित होऊन ते म्हणाले भगवन महापुरुषांच्या मनातील आपल्या चरणारविंदांचा मकरंद जेव्हा त्यांच्या मुखातून कथामृताच्या रुपाने बाहेर पडतो तो जे लोक आपल्या कानांचा द्रोणात भरभरून पितात त्यांचे अमंगल कोठून होणार प्राण्यांना देह प्राप्त करून देणारे आपले विस्मरण ते कथामृत नाहीसे करते भगवन आपण एकरस ज्ञानस्वरूप आणि अखंड आनंदाचे सागर आहात बुद्धिवृत्तीमुळे होणाऱ्या जागृती स्वप्न सुशुप्ती या तिन्ही अवस्था आपल्या स्वयंप्रकाश स्वरूपापर्यंत पोहचू शकत नाही परमहंसाचे आपण प्राप्तव्य आहात काळाच्या ओघात वेदांचा ढ्रास होत असलेला पाहून त्यांच्या रक्षणासाठी आपण आपल्या योगमायेने मनुष्यरूप धारण केले आह आम्ही आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत श्री शुक म्हणतात ज्यावेळी इतर लोक याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत होते त्याचवेळी यादव आणि कौरव यांच्या स्त्रिया एकत्र येऊन आपापसाप भगवंतांच्या त्रिभुवन विख्यात लीलांचे वर्णन करीत होत्या तेच मी तुला सांगतो द्रौपदी म्हणाली हे रुक्मिणी भद्रे जांबवती सत्ये सत्यभामे कालिंदी शैबे लक्ष्मी रोहिणी आणि अन्य श्रीकृष्णपत्न्यांनी स्वत भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मायेने लोकांचे अनुकरण करीत तुमचे कोणत्या प्रकारे पाणी ग्रहण केले ते आम्हाला सांगा रुक्मिणी म्हणाली माझा विवाह शिशुपालाबरोबर व्हावा म्हणून जरासंधाधिक राजे शस्त्रास्त्राने सुसज्ज होऊन आलता सिंहान शिळ्या मेंढ्यांच्या कळपातून आपली शिकार न्हावी त्याप्रमाणे अजिंक्य वीरांच्या मस्तकावर पाय देऊन भगवंत मला घेऊन आल या लक्ष्मीनिवासांच्या चरणांचीच सेवा करायला मला मिळावी एवढीच माझी इच्छा आह सत्यभामा म्हणाल आपला भाऊ प्रसनाच्या मृत्यूने अतिशय दुःखी झालख्खा माझ्या वडिलांनी त्या वधाचा आरोप भगवंतांच्यावर ठेवला तो कलंक दूर करण्यासाठी त्यांनी वृक्षराज जांबवानाला जिंकून त्याच्याकडून ते रत्न आणून माझ्या पित्याला दिले खोटा आरोप कारणाने माझे वडील घाबरून गेले जरी त्यांनी माझा विवाह दुसऱ्याशी ठरवलेला होता तरीसुद्धा त्यांनी समंतक म्हण्यासह मला भगवंतांच्या हाती सोपवले जाबवती म्हणाली हेच आपले स्वामी भगवान सीतापती आहे हे माझ्या जा वडिलांना जामवानाला न कळल्यामुळे ते सत्तावीस दिवसपर्यंत त्यांच्याशी लढत राहिले परंतु जेव्हा लक्षात आले तेव्हा वडिलांनी त्यांचे पाय धरून समर्पक मण्यासह भेट म्हणून मला याना अर्पण केले अशी आहे या दासीची कथा कालिंदी म्हणाली त्यांच्या चरणांची प्राप्ती व्हावी म्हणून तपश्चर्या करीत आहे असे जेव्हा भगवंताना समजले तेव्हा ते मित्र अर्जुनासह यमुना तीरावर आले आणि त्यांनी माझे पाणीग्रहण केले घरलोट करना दासी आ मित्रविंदा स्वयंवरा झमीय विरोध करना भावान सर्व राजा जिंकन कुत्र झुंझीमान सिंह ने अपनी शिकार घेन जावीप्रमण मेला अपने वैभव संपन्न द्वारकापुरी नन्मजन्मी पाय धुनाच भाग्य मेरा प्राप्त वावे एवरी इच्छा आ सत्या वरु मला वरु इच्छिणाऱ्या राजांचे बळ पाहण्यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय बलाढ्य आणि पराक्रमी टोकदार शिंग असल बैल सोडल होते मोठमोठ्या वीरांची घमेण जिरवणाऱ्या त्या बैलांना भगवंतांनी अगदी सहजपणे झेप घेऊन पकडले आणि त्यांना वेचण घातली लहान मुलांनी शेळीची कर्डे पकडावीत त्याप्रमाणे ज्यांनी अशा प्रकारे सामर्थ्याचा पण लावलेल्या मला प्राप्त करून घेऊन चतुरंग सेना आणि दासींसह द्वारकेला आणल मार्गामध्ये ज्या क्षत्रियांनी विघ्न आणले त्यांनाही जिंकले माझी ही इच्छा आहे की यांच्या सेवेची संधी मला सदैव मिळ भद्रा म्हणाली हे द्रौपदी माझ्या पिताने स्वतः माझे मामे भाऊ असलेल्या भगवंतांना बोलावून आणून औक्षंगी सेना आणि पुष्कळ शादासी यांच्यासह त्यांच्या ठाई चित्त झडलेल्या मला त्यांना अर्पण केले माझ्या कर्मानुसार मला जिथे जिथे जन्म घ्यावा लागेल त्या सगळीकडे त्यांच्या चरणकमलांचा स्पर्श मला व्हावा यातच मी माझे परमकल्याण समजते लक्ष्मणा मनाली, हे राणी देवर्षी नारदांच्या मुखातून वारंवार भगवंतांचे अवतार आणि लिलांचे गायन ऐकून आणि लक्ष्मीने सर्व लोकपालांचा त्याग करून भगवंतांनाच वरले याचाही विचार करून माझे चित्त भगवंतांच्या चरणी आसक्त झाले हे साध्वी माझे पिता बृहतसेन यांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते माझे मनोगत जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय केला महाराणी अर्जुनाच्या प्राप्तीसाठी ज्याप्रमाणे तुमच्या पित्याने स्वयंभरामध्ये मत्स्यभेदाची योजना आखली होती त्याचप्रमाणे माझ्या पित्याने सुद्धा केले फरक एवढाच केला की हा मासा बाहेरून झाकलेला होता फक्त पाण्यातच त्यांचे प्रतिबिंब दिसत होते राजे लोकांना हे कळले तेव्हा सर्व ठिकाणांहून शस्त्रास्त्र बेते हजारो राजे आपापल्या गुरुंसह हो माझ्या पित्याच्या राजधानीत आले माझ्या पित्याने त्या राजांचा पराक्रम आणि वय पाहून चांगल्या तऱ्हेने पाहूनचार केला मला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने त्या लोकांनी स्वयंवर मंडपात ठेवलेले धनुष्य आणि बाण मत्स्यवेधासाठी उचलले त्यापैकी काही राजे धनुष्याला दोरीही लावू शकले नाही त्यांनी धनुष्य जस्याच्या तसे ठेवून दिले काहीने धनुष्याची दोरी एका टोकाला बांधून दुसऱ्या टोकापर्यंत ती ओढली परंतु दुसरा टोकाला ते बांधू शकले नाही त्याच्या झटक्याने ते खाली पडले जरासंध अंबड शिशुपाल अंबष्ट भीमसेन दुर्योधन कर्ण अशा वीरांनी धनुष्याला दोरी बांधली परंतु मासा कुठे आहे हे त्यानं समजलेच नाही अर्जुनाने पाण्यामध्ये त्या माशाचे प्रतिबिंब पाहिले आणि तो कुठे आहे हेही जाणले अत्यंत सावधपणे त्याने बाण सोडला परंतु त्याला लक्षवेध करता आला नाही बाणाने माशाला फक्त स्पर्श केला अशा प्रकारे अभिमानी राजांचा मानभंग झाला आणि ते मागे फिरले तेव्हा भगवंतांनी धनुष्य उचलून सहजपणे त्याला दोरी लावली बाण जोडला आणि पाण्यात फक्त एकदाच माशाचे प्रतिबिंब पाहून बाण मारून त्याला खाली पाडले त्यावेळी सूर्य अभिजित नक्षत्रात होता त्यावेळी पृथ्वीवर जय होऊ लागला आकाशात दुंदुबी वाजू लागल्या देवांनी आनंद विभोर होऊन पुष्पवर्षाव केला भगवंता मन जड़ी मी प्रवेश केला। स्वयं मंडला नुपुरे मधुर आवाज करीत होती मी नवीन उत्तम वस्त्रे परिधान केणीत गजरा मिलता चेहर लज्जा मिश्रित हास्य विलसत होते मी हाथ सुवर्ण जड़ीत रत्नहार घोड़ दाट कुरळ्या केसांमुळे आणि गालांवर कुंडलाची किरणी पडल्यामुळे शोभणारा माझा चेहरा वर करून सौम्य हास्ययुक्त नजर चारी बाजूने बसलेल्या राजांकडे टाकून नंतर हळवारपणे माझ्या हातातील वरमाला मी भगवंतांच्या गळ्यात घातली त्याबरोबर मृदुंग पखवा शंख ढोल नगारे इत्यादी वाद्य वाजू लागली नट आणि नर्तकी ना नाचू लागल्या गवई गावू लागले हे द्रौपदी अशा प्रकारे मी जेव्हा सर्वेश्वर भगवंतांना वरले तेव्हा राजाना राजांना मत्सरामुळे सहन झाले नाही आपल्या चार घोड्यांच्या रथांवर चतुर्भुज भगवंतांनी मला घेतले आणि हातात शारंग धनुष्य घेऊन आणि कवच धारण करून ते युद्धासाठी सज्ज झाले परंतु हे राणी जसे एखाद्या सिंहाने पशूंची पर्वा न करता त्यांच्यातून निघून जावे त्याप्रमाणे दारुकाने सोन्याच्या सामानाने भरलेला रथ सर्व राजांच्या देखलच द्वारकेकडे हाकला यावेळी काही राजांनी धनुष्य घेऊन युद्धासाठी सज्ज होऊन भगवंतांना अडवण्याच्या उद्देशाने कुत्र्यांनी सिंहाचा पाठलाग करावा तसा त्यांचा पाठलाग सुरु केला युद्धामध्ये शारंग धनुष्यातून सुटलेल्या बाणांनी काही जणांचे हात तुटले कोणाचे पाय तुटले आणि कोणाच्या माना तुटून ते धारापिरकी पडले तर काही जण युद्धभूमी सोडून पळून गेले त्यानंतर यदुराज भगवंतांनी सूर्याप्रमाणे स्वर्गात आणि पृथ्वीवर प्रशंसा केल्या गेलेल्या आपल्या निवासस्थानी द्वारकानगरीत प्रवेश केला त्या दिवशी ती विशेष रुपाने सजवली गेली होती ध्वज पताका आणि तोरणे इतकी लावली होती की त्यांच्यामुळे सूर्याची किरणी खालू येऊ शकत नव्हती माझ्या वडिलांनी सुरू संबंधी आणि बांधवांना बहुमोल वस्त्रे अलंकार बिछाने आसने आणि विविध प्रकारची सामग्री देऊन सन्मानित केली भगवान सर्व प्रकारच्या संपत्तींनी परिपूर्ण होते तरीसुद्धा माझ्या पिताने प्रेमाने त्यांना पुष्कळ दासी सर्वच प्रकारची संपत्ती सैनिक हत्ती रद घोडे तसंच पुष्कळशी बहुमूल्य शस्त्रास्त्र समर्पण केली आम्ही पूर्वजन्मी सर्व आसक्ती सोडून फार मोठी तपस्या केलेली असावी म्हणूनच आम्ही या जन्मी आत्माराम भगवंतांच्या घरातील दासी झालेलो आहोत सोळा हजार वतीने रोहिणी म्हणाली दिग्विजयाच्या वेळी भूमासुरानी पुष्कळ राजांना जिंकून त्यांच्या आम्हा कन्यांना आपल्या महालात बंदी करून ठेवले होते भगवंतांनी हे जाणले आणि युद्धामध्ये भूमासुराचा त्याच्या सेनेसह संहार करून स्वतः पूर्ण काम असूनही आम्हाला तिथून सोडवून आणून आमचे पाणी ग्रहण केले जन्म मृत्यूरूप संसार चक्रातून मुक्त करणाऱ्या त्यांच्या चरणकमलांचेच आम्ही सदा सर्वदा चिंतन करीत असतो हे साध्वी आम्हाला इंद्रपद, पद, इंद्रपद या दोहोंचे भो आणि मा इत्यादी सिद्धींमुळे प्राप्त होणारे ऐश्वर्य ब्रह्मदेवाचे पद मोक्ष किंवा सालोक्य सारूप्य, इत्यादी मुक्ती हे काहीही नको आम्हाला फक्त एवढेच पाहिजे की लक्ष्मीच्या वक्षस्थळाला लावलेल्या केशराने सुगंधित झालेली गदाधरी प्रभूंच्या चरणांची धूळ नेहमी आमच्या मस्तकावर आम्ही धारण करावी महात्मा गोपालकृष्ण गाई चारत असताना गोप गोपी भिल्लीणी गवत आणि बेलीसुद्धा ज्या चरणकमला स्पर्श करू इच्छित असत तोच आम्हाला हवा आहे